गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय बारावा ओवी क्रमांक चारशे एक्क्याऐंशी जो मध्ये समाधान करतो तोच खरोखर सद्गुरु होय त्याच्याशिवाय सद्गुरु पण येण्याला दुसरे कारणच असत नाही त्या सद्गुरु भजनाचा प्रकार तुला मी निश्चय करून सांगतो जो गुरु भजन करतो तो सर्व कर्म व धर्म या यापेक्षाही थोर होय गुरु पित्या समान म्हणावा तर पिता एका जन्माचा असतो परंतु सद्गुरु हा सनातन मायबाप आहे तो सर्व जगाचा पिता आहे गुरु माते समान समजावा तर गर्भ जन्मल्यामुळेच तिचे प्रेम जडते परंतु गुरुराज हा गर्भवासाचे निवारण करतो व पुत्राहूनही अधिक प्रेम करतो पोटातून बाहेर पडल्यानंतर पुत्र स्नेहाने त्याच्यावर प्रेम करावास लागते पण गुरुमाता ही बाहेरचे सर्व पोटात घालून स्नेहाने जास्त प्रेमळ असते गुरु धन्याप्रमाणे मानावा तर धन्याला काही मरण चुकवता येत नाही परंतु सद्गुरू तर जन्ममरणच चुकवतो म्हणून गुरुराज हाच सर्वस्वी खरा धनी आहे गुरु कुलदेवता मानावी तर कुलदेवतेला कुलधर्मात मात्र पूज्यता असते परंतु गुरु हा कुलदेवतेचीही देवता आहे आपल्या प्रत्येक कर्मात त्याला पूज्यत्व आहे गुरु कल्पतरुसमान मानला तर कल्पतरु हा कल्पना करावी तेवढेच दान देतो परंतु सद्गुरू हा पूर्ण निर्विकल्पताच देतो ती निर्लोभता दिल्याने फार मोठे दान दिल्याप्रमाणे होते चिंतामणी हा ज्या गोष्टींचे चिंतन करावे तेवढीच वस्तू देतो परंतु सद्गुरु हा मुळी चिंतेचाच नाश करतो व चित्ताला मारून चैतन्याचे शाश्वत निजदान देतो कामधेनुचे दुप्ते असते ते इच्छेपुरतेच असते पण सद्गुरू हा स्वानंदाचाच रस देत असल्यामुळे इच्छेलाच नाहीशी करतो समुद्र हा गुरु म्हणावा तर तो गंभीर आहे खरा पण सदोदित खारट परंतु गुरु हा सर्वदा स्वानंदाने भरलेला असून आत्मबोधामुळे अत्यंत मधुर असतो गुरु हा ब्रह्मासारखा म्हणावा तर ती उपमाही थोडीशी कमीच पडते कारण गुरुच्या उपदेशानेच ब्रह्म सत्यत्वात येते नाही ब्रह्म हे केवळ शाब्दिकच होय शब्दार्थ शब्दामध्येच नाहीसा करून गुरु हा ज्ञानमय अर्थाचा बोध करून देतो म्हणून त्याच्याहून अधिक पूज्य असा त्रैलोक्यात कोणीच नाही म्हणून गुरु हीच माता गुरु हाच पिता गुरु हाच स्वामी व गुरु हीच कुलदेवता होय गुरु शिवाय अन्य देवतेचे स्मरणच मुळी होत नाही मोठे दुर्धर संकट आले असता किंवा ज्यावेळी आकाश कडकडून अंगावर पडते तेव्हाही जो दुसऱ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही गुरुचेच नामस्मरण करीत राहतो शरीर वाणी मन व प्राण यांनी जो गुरुशिवाय इतराला जाणत नाही आणि तसाच जो अनन्य भावाने गुरुंचे भजन करतो त्याच्या त्या, त्या भक्तीचे नाव गुरुभक्ती होय पक्षिणीची पंख न फुटलेली पिल्ले असतात ती सर्वदा तिचाच ध्यास करीत असतात त्याप्रमाणे जो जागृतीत स्वप्नात किंवा सुषुप्तितही गुरुशिवाय दुसरे स्मरतच नाही मागे भगवत भजन सांगितलेस आणि आता सेवा तेवा तुझे हे संगतोस असा विकल्प मात्र मनात आणू नकोस खरोय धरू नए नाग्रते ने जे तेच मोठे गुरु ऐसी भजन करोठे पूजन हो गुरु कल्पांती सुद्धा कधी वेगळेपणा असत नाही गुरु आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत अशा भावनेने जो निश्चयपूर्वक भजन करतो तोच गुरुचा सेवक होय त्याच्या संशयी होय असे, असे समज माझ्याशी ऐक्य व्हावे म्हणून ज्याने अत्यंत प्रेमाने गुरुभक्ती स्वीकारली तोच त्रैलोक्यामध्ये धन्य धन्य होय आता भजनाचे जे स्वरूप आहे ते ऐक गुरुची सेवा करण्यासाठी त्याचा देह मनाच्याही पुढे धावत असतो व सर्व सेवा मी एकटाच करीन एवढ्या महत्वाकांक्षेने तो तयार झालेला असतो सेवा जो जो अधिक पडेल तो तो हा अधिक उत्साहाने सेवेला तयार होऊन राहतो सर्व देह केवळ सेवे प्रत्यर्थच वाहिलेला गुरुसेवेमध्येच त्याला विश्रांती वाटते सेवेच्या आवडीमुळे अर्ध देखील विश्रांती घेतच नाही आवडीच्या अधिकाधिक भराने गुरुभजनामध्ये वाढतीच गोडी वाटत असते नित्य गुरूंची सेवा करताना नित्य नवाच प्रेमाचा भर उत्पन्न होतो सद्भक्तीच्या इच्छेने गुरूंच्या चरणापाशी त्याने जीवाला विकूनच टाकलेले असते आळस त्याच्यापाशी येण्याचे विसरतो विश्रांतीला स्थानच नाहीसे होते गुरुसेवेच्या संभ्रमानेच तो भुलून गेलेला असल्यामुळे इतर विषय सेवन करण्याचे विसरून जातो तहान पाण्याची आठवण विसरली क्षुधा पकवाना आणि गुरुंचे पादसे जांभई येण्यापुरती सुद्धा रिकामी सवड सापडत नाही तेथे निद्रेला रहावयाला कोठे स्थळ मिळणार मुखामध्ये सद्गुरूंचे नाम हृदयामध्ये सद्गुरूंचे प्रेम आणि देहाला सद्गुरूंचे कर्म हेच रात्रंदिवस न थांबता चालवयाचे मन हे गुरुसेवत गुंतलेले असल्यामुळे उत्साह आश्चर्यकारक असतो भजन करताना स्वतःच्या देहाची सुद्धा आठवण राहत नाही अशा थोर गुरुसेवेचा महिमा विलक्षण आहे कारण सर्व आत्मभाव गुरुचरणीच लागून राहतो असे असताही प्रारब्धानुसार एखाद्या प्रसंगी गुरूंची ताटातूट झाली तरी प्रेमाचा जिव्हाळा तुटत नाही आणि उलट भजनामध्ये अधिक भक्ती जडते गुरूंचे राहण्याचे जे गाव असते तेथेच सर्व मनोधर्म राहतो गुरूंचे ध्यान तेच आपले धर्म कर्म असे समजून तो सेवेची खटपट सोडित नाही गुरूंच्या मूर्तीचीच त्याला सवय झालेली असल्यामुळे ती गुरु मूर्ती तो हृदयाकाशामध्येच स्थापित करतो आणि मग अनेक प्रकारच्या भजन रंगात त्यांची भजनाची आवड काय सांगावी चितस्वरूप हीच त्याची पौर्णिमा व गुरु हा त्यातील पूर्णचंद्र होय आणि त्याच्या खाली स्वतः दैदिप्यमान होऊन आपल्या प्रभावाने मायारूप वनाची होळी करतो किंवा सद्गुरूंच्या कृपा मृतडोहात आपण त्या ठिकाणी तरंग होतो आणि अंतर बाह्य सारे गुरुंचे स्वरूप आहे असे समजून हृदयामध्ये तीच भावना धरतो। आपला छायेखाली बसून खरोखर, खरोखर गुरुभक्तीचाच वर मागतो किंवा सद्गुरूला कामधेनू करून आपण तिचे वासरू आहोत अशी कल्पना करतो आणि तिच्याकडून ज्ञानरूप जिव्हेने प्रेमाने चा तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी अशी सद्भक्तीने कृपा निधे हाच मला वर द्यावा तेव्हा गुरुनाथाने प्रसन्न होऊन वरदहस्त मस्तकी ठेवून तसा वर दिला असता आनंदाने त्याचे मन उसळू लागते व मला वर मिळाला मी धन्य झालो असे तो म्हणतो असावर मिळवून तीच सेवा तो प्रेमाने आदरपूर्वक करू लागतो गुरुभक्तीचा भावार्थ आहेत सद्गुरूंची अंतःकरण सर्व हालचाली मीच व्हावे असे तो मनोभावाने इच्छित असतो सद्गुरू जे जे भोग भोगतात ते खरोखर मीच होईन अशा प्रकारे मीच एक गुरुभक्ती स्वरूप होऊन राहीन दुसरी स्थितीच होऊ देणार नाही सद्गुरु जेथे उभे राहतील तेथील त्यांच्या पायाखालची जमीन मीच होईल सदगुरु जिकडे जिकडे चालतील त्याचे पाय धुण्याला चरण धुणारा मीच आणि त्यांच्या पायांचे तीर्थ मीच सेवन करणार सद्गुरूच्या चरणांची धूळ मीच स्वतः होईन सद्गुरू ज्याच्यावर बसतात ते सिंहासन मीच होईन जे ते मीच हो सर्वांगाने होईल मनातली हाव एवढी कि सद्गुरूंच्या सिद्ध असलेल्या ज्या पादुका त्या मीच होईन त्यांना दुसऱ्याला हात सुद्धा लावू देणार नाही गुरुंचे श्वासोच्छवास ही, श्वासो ही मीच होऊन। त्यांच्या नाकातून वेगाने मीज बाहेर पडेन गुरु जो जो सुगंध घेतील तो तो सुगंध मीच होईल गुरु कृपादृष्टीने जिकडे पाहतील ते ते सर्व दृश्य पदार्थ मीच होईल किंवा गुरुंची दृष्टी जे जे पाहिल ते ते मी तात्काळ बनेन गुरूंना जे व्याख्यान आवडेल ते श्रवण करण्याकरता मी गुरूंचे कान होईल अथवा जे कीर्तन गुरूंना गोड लागेल ते गाणारा गायक मी होईल सद्गुरूंच्या मुखातील जी कथा असेल ती खरोखर मीच आदरपूर्वक होईल आणि त्या अक्षरांतील अक्षर व त्या अक्षरातील ते अंगावर पडणारे पाणी मी होईन गुरुजे आचमन करतील ते मीच होईन असे समज गुरु जे वस्त्र परिधान करतील ते उत्तम वस्त्र मीच होईन गुरुचे पाय पुसावयाला जे वस्त्र असते तेही मीच होईल गुरुंच्या अंगाला उटी लावतात ते पवित्र चंदन मीच होईन. गुरुंच्या अन्नही होईल त्यांतील रसाची गोडी पक्वान्न पंक्तीला बसणारा सर्व मीच होईन घुसळावयाला घातलेले दही घुसळून त्यातील जे चार निघते ते, ते लोणी वैराग्य रूप अग्नीवर कडवून जेवणातील मुख्य तूप मीच होईन। होईल स्वयंपाकामध्ये स्वादिष्ट प्राशन करतील ते पाणी मी होईन आणि सद्गुरूंचा तृप्तपणा प्रकट करणाऱ्या त्या ठेकराही मीच होईन गुरुला जे जे गोड लागेल ते ते पदार्थ मी स्वतः होईन ुला जे जे आवडेल ते सर्वांगाने जे फळ अर्पण करतात ते मी तात्काळ होईन गुरुला अर्पण केल्यामुळे सफळ झालेले जे फळाचे फळ पण तेही मीच होईन गुरुंचे उष्टे घेण्याचा मला मोठाच नाद लागलेला आहे त्या करता मी मांजर होऊन त्यांचे ताट चका चका बसें। गुरु सुगंधी, सुगंधी होईल फलाशा फोडून तिची खांडे व वासनेच्या शिरा काढलेले पान त्यांचा विडा सद्गुरूंच्या मुखात शिरून येणारी तांबुलाची रुची मी होईल मी जालून, मी पणाचा सोहम मुखामध्ये रंगाच्या रूपाने मीच खरोखर शोभत राहीन सद्गुरूंच्या मुखातील पवित्र पीक वरच्यावर मीच झेलून घेईन आणि पिकदानीच्या तोंडाचे तोंड मी अवश्य होईन गुरुंनी चावलेला विडा व त्यांनी थुंकलेली पी, पीक पिकदा हाकविण्याकरता जी चौरी तीही मी स्वतःच होईन गुरुंच्या आस्थेने सेवक होईन नाहीतर गुरूंच्या मांडीवर मी लाडके मुलच होऊन बसेन माझी गुणरुपी पुष्पांची माळा मी आवडीने गुरूंच्या गळ्यात घालीन व गुरु लिलेने कमळ झेलू लागले म्हणजे त्यांचे कर कमलही मीच होईन गुरुला निरांजन ओवाळू लागले म्हणजे त्या निरांजनातील ज्योत मी आपल्याच ते प्रकाशित करीन आणि गुरु ज्या प्रकाशाने त्या दिव्याची प्रभा मीच होईन मी श्री गुरुवरून आपल्या जीवभावाचे निंब लोण करून टाकीन त्यांची सर्व इडा मी घेईन त्या निंबलोणाचे लक्षण माझ्या ठिकाणी असू दे छत्र मीच आणि छत्र धरणारा मीच चौरी मीच आणि सर्व भार वाहण्यासाठी मी घोड्याच्या रुपाने वाहन होईल गुरुंपुढे मी त्यांचा मार्गरक्षक योद्धा होईन गुरुंच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी गर्जना करणारा त्यांचा भाट होईन आणि गुरूंच्या घरी शांती पाठ म्हणणारा मी भट होईन गुरुवर छत्र धरणारा मी गुरुवर चौरी वारणारा मी विडा देणारा मी फुले देणारा मी झाडणारा मी गवळी मी आणि दारातील पहारेकरीही मीच होईन गुरु जेथे जेथे लक्ष देतील तेथील तेथील अवधान मीच होईन प्राण गेला तरी गुरुंना सोडून अर्धक्षण देखील दुसरीकडे जाणार नाही गुरुजी कथा सांगतील ती अगत्यपूर्व ऐकणारा मी श्रोता होईन गुरुकृपेनेपणाने गुरु दान देऊ लागतील तेथे मी गरीब याचक होईन गुरु आपले सर्व हितबुज सांगू लागले म्हणजे मीच एकांत स्वरूप होईन गुरु सावकाश बसतील तेथे मी अवकाश होईन आणि गुरुंच्या हृदयातील अवकाशरित जे चिदाकाश ते, ते, ते पालखीचा पुढचा दांडा खांद्यावर घेऊन धन्याबरोबर गोष्टी सांगत झपाजप चालेन वाहनात बसलेल्या गुरुंकडे नजर लावून पुढे चालत असताना पाय पाया उजव्या अंगाला अनेक झोके जातील ते सारे सावरून श्रीगुरूंच्या मुखाकडे पाहत पाहातच मी चालेन आपला मार्ग न चुकता खांद्यावरील पालखीचा पुढचा दांडा न हलू देता दुसऱ्यांची गरज न ठेवता चालणारा उत्तम भोई होईल त्या सुखकारक वाहनाच्या आश्रयाने चालताना सुख अधिक अधिक वाढतच जाईल मागचा अजमास पाहून मोठ्या आनंदाने पुढे चालेन चढणे पडणे अडखळणे भिणे पळणे अडकणे इत्यादी सर्व सांभाळून नीट लक्ष देऊन मोठ्या उमेदीने चालेन मागे चढण उतरण लागली असता पालखीत बसावयाला गुरुजींना त्रास होऊ नये म्हणून मी पालखीचा दांडा उरावर मस्तकावर खांद्यावर कोपरावर अशा रीतीने पुढे धरून पायांवर दृष्टी ठेवून निर्विकारपणाने चालेन पुढे टेकाड आले वळण आले चढण उतरण आली दम लागून किंवा अंगाला कंप सुटून जीव दमला तरी ताठर मनुष्याप्रमाणे धैर्य धरून चढणीवरील वाट चालेन ओलांडून, लोट वा पण मी, ओल मी त्या चिखलात एक पाऊल सुद्धा न मागता तत्काळ ओलांडून जाईन मोहरूप नदीची दरड महाभयंकर आहे तिच्यात मोठ्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे तिची ओढही मोठी जबरदस्त असते परंतु मी स्वामींना एक शिंतोडाही न लागू देता तात्काळ एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहोचवीन स्वामींकडे दृष्टी ठेवून झपाट्याने मागे व पुढे चालताना भोई होईल व मागा मागून माग काढीत जाईन अशा प्रकारे मागे आणि पुढे मीच होऊन सुखासनाच्या आनंदाने स्वामींची झोप न मोडेल अशा तऱ्हेने वाहन वाहून नेईन उष्ट्या अन्नावर पोसून राहणारा अष्ट प्रहर जागणारा असा गुरुंच्या गुरु गुरु पडले तर सोहम भावनेने मी भुंकू लागेल आणि भजन रूप बैठक मारून बसणारा गुरूंच्या दारातला कुत्रा होईल अशा अनेक कल्पना करून गुरूंच्या सेवेसाठी मनाला अत्यंत आवड असल्यामुळे शिष्य नाना प्रकारचे विचार घोळीत असतो दैवयोगाने तो जरी दूर गेला तरी भक्ती भक्तिबळाने तो जवळच असतो सेवे करताच असा जो स्वत विकला गेला त्याला सद्विद्याशास्त्रही सहज अवगत होते तो गुरूंच्या जवळ असो अथवा दूर असो तरी त्याला गुरुभक्तीची अत्यंत आवडच असते त्याने आपला प्राण गुरूंच्या सेवेसाठी आणि भजनासाठी गुरूंच्या द्वारावरच ठेवलेला असतो असा गुरुक्तीला तत्पर असल्यामुळे आणि अधिकाधिक आवडीने एकाग्रपणा साधित असल्यामुळे तेच गुरु गुरुकृपा कुठार रूप सद्विद्या लक्षण शस्त्र त्याचा हाती येते ते शस्त्र वैराग्याच्या सहानेवर लावून स्वस्वरूपाकार वृत्तीने पाजळून लखलखित केले की ते अतिशय तीक्ष्ण धार चढून तयार होते आपल्या दृष्टीने शस्त्र तयार केले की ते ऐक्यभावाच्या मुठीत धरले ते असे की शस्त्राचा आणि शस्त्र धरणाऱ्या अगदी एकजीव होऊन गेला म्हणजे मग तो संसारावर घाव घालावयाला तयार होतो नीट नेम साधून मोठ्या जोराने घाव घालावयाला तयार होताच संसार वृक्षाचा नाश होतो आणि प्रत्यक्ष घाव घातल्याशिवायच तुटून पडतो लिंगदेहाची वासना जी आपली कल्पना ती छेदून टाकावी आणि धैर्याने नेहमी सावध असावे संसार रूप वृक्षाचा छेद होय आत्मसाक्षात झाल्यावर सर्व साधने आपोआपच नाही होतात भोजनाने परिपूर्ण तृप्ती झाली असता बाकीची पकवाने जागच्या जागीच राहतात पोटामध्ये अतिशय तृप्ती उत्पन्न झाली असता अमृत सुद्धा कोणी ओठाला लावित नाही त्याप्रमाणे ब्रम्हपद प्राप्त झाल्यानंतर या साधनांच्या यातायातीही सोडून द्याव्या हाच भावार्थ मनात धरून मी तुला पूर्वी सांगितलेच आहे की या साधनांच्या खटपटी प्रवृत्ती निवृत्तीसह सोडून दे परब्रह्माला पोचले असता सर्व वेदोक्त कर्मही मिथ्याच होते आणि आश्रमादी वर्णधर्मही मिथ्या होतात हे कर्मत्यागाचे वर्म आहे स्वप्नामध्ये गडबडीने चालत असता अडखळून जो विहिरीत पडला तो जागाहून आपल्याला त्यातून काढतो त्याप्रमाणे साधनामधील अट्टाहास व्यर्थ आहे शेतात पीक भरून आले म्हणजे मग त्या शेतात नांगर धरणार कोण गजान लक्ष्मीच घरात आली असता दारोदार भीक तरी कोण मागणार ठेवाच हाती लागला असता डोळ्यात अंजन कोण घालील त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाले असता व्यर्थ साधन कोण शोषित बसणार उद्धवा ज्ञान सामर्थ्याचा स्वीकार करून संसाराची निवृत्ती सांगितली ती हीच की खरोखर आपली वृत्तीच सोडून द्यावी अग्नीपासून अन्न शिजून तयार होते पण ते श्रेष्ठ प्रकारचे अन्न तयार होऊन देखील त्याची वाफ जिरली नाही तर त्याचा जो गरमपणा शिल्लक राहतो तो, तो खाणाराचे तोंड भासतो व स्वयंपाक करणाऱ्याला सुद्धा त्याची चवकळत नाही हे लक्षात ठेव आंब्याला पाड लागला तरी त्याचा अंगी आंबटपणा हा असतोच तोच आंबा आधीत घालून मुरून रसरसला म्हणजे न खाताच नाक त्याची गोडी सांगते पण आंबे आढीत मुरण्यामध्ये एक खुबी आहे ती ही की तेथे एकाला दुसऱ्याचा संपर्क लागता कामा नये कारण दोन आंबे एकत्र भेटले असता दोघेही ठिगळतात आणि ते ठिगळलेले तसेच जवळजवळ आढीला घातले तर त्यांच्या संसर्गाने दुसरेही नासून जातात पण तेच निश्चळ असे ते राहिले असता ते पूर्णपणे पिकल्याचे नाकच सांगेल धडाक्याने शत्रूला जिंकले आणि रणांगणात विजय ध्वज उभारला तरी शस्त्रासह हो वर्तमान अंगातले चिलखत जोपर्यंत काढले नाही तोपर्यंत खरी विश्रांती मिळत नाही गरोदर असलेल्या स्त्रीला प्रसुती झाली आणि पुत्र होऊन लगेच जरी ती आनंदित झाली तरी ती जेव्हा त्याचे बारसे तेव्हाच पुत्राचे खरे सुख भोगू शकेल एखादा पुरुष मरून गेला असता त्याच्या देहाचे दहन होते तरी सूतक हे बाकी राहतेच ते जाईल तेव्हाच आपली शुद्धी होते त्याप्रमाणे अज्ञान जाऊन जो ज्ञानाभिमान शिल्लक राहतो तोही त्यागीला असता स्वानंदाने आत्मसमाधान होते खैराचा शूल असला म्हणजे तो खरोखर मारतो आणि तो चंदनाचा असला म्हणून काही निराळे करील की काय त्याप्रमाणे ज्ञानाचा आणि अज्ञानाचा असा दोन्ही प्रकारचा अभिमान बाधकच होतो लोखंडाची बेडी तोडली आणि मग मोठ्या हंसेने सोन्याची बेडी घातली तरी चालताना तीही तशीच अडथळा करू लागते आणि पीडा जशीच्या तशीच राहते ब्रह्मास्मी ब्रह्म हा अभिमान काही शुद्ध ब्रह्म नव्हे हे लक्षात ठेव अहमपणामुळे तेही कठीणच आहे त्याचे लक्षणही ऐक पाण्यापासून मीठ होते आणि ते पाण्यात विरून जाते पण मोती पाण्यापासूनच होतात तरी ते कठीण असतात म्हणून ते पाण्यात विरून जात नाहीत ते मग मुक्तपणामुळे जरी मोलाला चढले तरी स्त्रीच्या ओठाजवळ सोन्याच्या तारेत अडकून पडतात ते मुक्त, मुक्त असूनही नाकाजवळ आले एवढा अभिमानाने कठीणपणाचा प्रसंग आणला त्याप्रमाणे अज्ञानाचा अभिमान असतो तो तात्काळ नाहीसा होतो पण ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे तो मुक्तपणाने सुद्धा गुंथून पाडतो मातीची घागर कच्ची असते ती तात्काळ गळू लागते व ती मातीस माती मिळून जाते पण तेच भाजलेले खापर असू द्या की ते कठीण असल्यामुळे कितीही दिवस गेले तरी मातीला मिळत नाही त्याप्रमाणे प्रपंच हा अज्ञानानेच बळावलेला आहे याकरता ज्ञान व अज्ञान यांचा अभिमान सोडून काट्याने काटा काढल्याप्रमाणे दोन्ही आडवाटेवर फेकून द्यावी कारण ज्ञान व अज्ञान ही दोन्ही जर वाटेवरच टाकली तर एखाद्यावेळी ती आपल्यालाच बाधक होतील म्हणून त्यांना दूरच फेकून द्यावे हाच खरा त्याग होय अहमपण म्हणून जितके आहे तितके बाधकच आहे याकरता चांगला किंवा वाईट अभिमान असला तरी ज्ञाते लोक ते दोन्ही अभिमान पूर्णपणे सोडून देतात उद्धवा तुला माझी भक्ती करूनच माझ्या पदाची प्राप्ती झाली आहे आता अनेक प्रकारच्या साधनांचे उपद्व्याप व शास्त्राची वाटाघाट कशाला करतोस सद्भक्तीने माझे भजन केल्यामुळे महास्वरूप झालं आहेस याकरता आता सद्विद्यादी सर्व साधने शास्त्र श्रवणासह सोडून दे तस्मादुद्धव या श्लोकातील त्याला उद्धवा त्यानेच खरोखर ब्रह्म समाधान प्राप्त होते हे सत्य आहे असे समज जो गुरुचरणाचे भक्तिभावाने भजन करतो तो सच्चिदानंद मंदिरात राहतो हे माझे भाषण पूर्णपणे सत्य आहे त्याबद्दल कोणीही विकल्प धरू नये असे बोलून श्रीकृष्णांनी प्रेमाने चारीही हात पसरले आणि त्या प्रेमळ हातांनी मोठ्या आनंदाने उद्धवाला पोटाशी धरले देवाने सद्भक्ताला अलिंगन दिल्यामुळे हृदयाशी त्याचे हृदय मिळाले तेव्हा अर्थातच सांगणे मणी विचारणे ही दोन्ही बंद पडली आणि शब्दांनीच शब्द खाऊन टाकले चारीही वाणींना मौन पडले जीव जीवपणाही विसरला आणि सद्भक्तांना केवळ स्वानंद घन असा जो एकनाथरूपी जनार्दन तोही संतुष्ट झाला त्याच सद्भक्तीचा भावार्थ बाराव्या अध्यायात स्पष्टपणे सांगितला तो असा की भक्तांना त्यांच्या भक्तीने श्रीकृष्णनाथ नेहमी प्राप्त होतो आत्मप्राप्ती होण्याला कारण केवळ मुख्य भावार्थच आहे भावार्थाशिवाय करावयाचे असतात तो भावार्थ ज्याने साध्य केला त्याचा जन्मधन्य होय नरदेहाची प्राप्ती धन्य आहे साधूंची संगती धन्य आहे आणि जे भगवत भक्तीत रंगले ते भावार्थी अत्यंत धन्य होत भगवन मार्गात जे रंगून जातात त्यांचे चित्त विषय सुखाला विसरून जाते ती गीताची कथा उद्धव आता श्रीकृष्णाला विचारील ते निरूपण अत्यंत रसभरित असून केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे याकरता श्रोत्यांनीही त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी एकनाथरूपी जनार्दन विनंती करीत आहेत बारहवा अध्याय सप्त श्री गोपाल गोपालस्तु गोपाल कृष्ण भगवान् जय ओम नमो भगवते वासुदेवाय